ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय बासष्टावा उषा अनिरुद्ध मिलन परीक्षिताने म्हटले हे महायोगी मी अशी ऐकली आहे की यदू श्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह केला होता आणि याप्रसंगी श्रीकृष्ण व शंकराचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले होते हा वृतांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा तेव्हा श्री शुक म्हणाला महात्मा बलीची कथा तर तू ऐकलीच आहेस जाने वामन रूपधारी भगवंताना साऱ्या पृथ्वीचे दान केले होते त्या महात्म्या बळीराजा मुलगी होती त्यापैकी आदर होता त्याचे अवदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती स्वतःची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे शिवाय तो निष्ठेने व्रतपालन करीत असे त्या तो रमणीय अशा शोनितपुरामध्ये राज्य करीत असे भगवान शंकराच्या कृपेने इंद्रादी देव नोकराप्रमाणे त्याची सेवा करीत होते त्याला एक हजार हात होते एके दिवशी शंकर तांडवनृत्य करीत असताना त्याने एक हजार हातांनी अनेक प्रकारची वाद्ये वाजून त्यांना प्रसन्न करून घेतली भक्तवचल शरणागताचे रक्षण करणारे आणि भूतमात्राचे स्वामी असलेले भगवान शंकर बानासुराला म्हणाले तुला हवा तू वर माग बानासुर म्हणाला भगवन आपण माझ्या नगराचे रक्षण करीत राहावे बळाचा गर्व चढलेल्या बानासुराने एके दिवशी शेजारी जारी भगवान शंकर स्पर्श करून प्रणाम केला जगह आहे मनोरथ पूर्ण नूर्ण कर रहे कल्पक्ष आगवन आप हजार हाथ दिए परंतु मेरा भारूप कारण लोकतंत्र आपणाखेरीज माझ्याबरोबरचा दुसरा कोणीच योद्धा मला आढळत नाही हे आदिदेवा एक दिवस लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले की मी पर्वतफोडीत दिग्गजावर चालून गेलो परंतु ते सुद्धा मला भिवून पळून गेले ते ऐकून रागावून भगवान शंकर म्हणाले अरे मूर्खा ज्यावेळी तुझी रथावरील ध्वजा मोडून खाली पडेल त्यावेळी माझ्यासारख्याच योद्ध्याशी तुझे युद्ध होईल आणि तो तुझा गर्व नाहीसा करेल परीक्षिता हे ऐकून मूर्ख बाणाला अतिशय आनंद झाला आने तो आपले घरी आता तो घरी आता भगवान कुमारी एक तिने की अनिरुद्धा से अपला समागम विशेष तिने अनिरुद्धा कभी पाले नी ती का ऐकले ही नवपनात तो न दिस नाथ अपन कहता व व्याकुळ होऊन उठून बसले नंतर आपण सख्यांच्या मध्ये आहोत असे पाहून अतिशय लजित झाले बानासुराच्या कुभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा नावाची कन्या होती उषा आणि चित्रलेखा एक एकमेकीच्या मैत्रीणी होत्या चित्रलेखाने उषेला कुतुहलाने विचारले हे सुंदर राजकुमारी अजून तुझे कोणी पाणी ग्रहण केलेले नाही तर मग तू कोणाला शोधित आहेस आणि तुझ्या मनात काय आहे तेव्हा उषा म्हणाली गडे मी स्वप्नात एक पुरुष पाहिला त्याच्या शरीराचा वर्ण सावळा असून नेत्र कमलदलाप्रमाणे होते तो पितांबर नेसलेला असून त्याचे बाहू पुष्ट होते तो स्त्रियांना आवडेल असाच होता त्याने आपली अधरामृत मला पाचली तो मला आणखी हवा होता तेवढ्यात तो मला दुःखसागरात लोटून कुठेतरी निघून गेला मी माझ्या त्याच प्राणवल्लभाचा शोध घेत आहे चित्रलेखा म्हणाली सखे तुझा चित्तचोर त्रैलोक्यात जर असेल तर मला तो दाखव मी त्याला आणीन आणि तुझी विरह व्यथानाहीशी करेन असे म्हणून चित्रलेखेने काही देव गंधर्व सिद्ध चारण पन्नग, दैत्य विद्याधरांची हुबेहुब चित्रे काढली मनुष्यामध्ये तिने वृष्णिवंशातील शूरसेन वसुदेव बलराव आणि श्रीकृष्ण चित्रे काढली नंतर प्रद्युम्नाचे चित्र पाहताच उषा लाजली परीक्षिता जेव्हा तिने अनिवृद्धाचे चित्र पाहिले तेव्हा तर लाजेने आपली मान खाली घातली नंतर स्मित हास्य करीत ती म्हणाली हाच हाच तो माझा प्राणवल्लभ परीक्षिता चित्रलेखा योगिनी होती हा श्रीकृष्णाचा नातू आहे हे ओळखून ती आकाशमार्गाने श्रीकृष्णाच्या द्वारकापुरीत पोहोचली तिथे सुंदर पलगावर झोपलेल्या अनिरुद्धाला योगसिद्धीच्या प्रभावाने चित्रलेखीने उचलून शोणीत पुरात आणि सखी उषेला तिच्या प्रियतमाचे दर्शन घडवले आपल्या परमसुंदर प्राणवल्लभाला पाहून आनंदाने तिचे मुखकमल प्रफुल्लित झाले आणि ती त्याच्याशी रममान झाली तिच्या त्या अंतपुराकडे कोणीही पुरुष डोकाहून सुद्धा पाहू शकत नव्हता उषाची त्याच्यावरील प्रेम दिवसेंदिवस व्रधिंगत होऊ लागली ती बहुमूल वस्त्रे फुलांचे हार सुगंधी द्रवी धूप दीप आसन सुमधुर पेय खाद्यपदार्थ मधुर, पे, मधुर वाणी इत्यादींनी त्याची सेवा करून त्याला खुश करीत असे आपल्या प्रेमाने उषाने त्याचे मन जिंकून घेतले होते त्या अंतपुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले याचा पत्ताच लागला नाही यदुवीराच्या सहवासाने उषाचे कौमारी नष्ट झाले होते तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली होती की जी कोणत्याही प्रकारे लपवली जाऊ शकत नव्हती उषा ही, ही अतिशय आनंदी दिसत होती पहारे कार्याने ते ओळखून सुराकडे जाऊन सांगितले की राजन आपल्या राजकुमारीचे जे काही रंगढंग आम्ही पाहत आहोत ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहेत हे प्रभू सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहू सुद्धा शकत नाही असे असता ही कलंकिनी कशी झाली काही कळत नाही आपल्या कन्येचा कलंक ऐकून बानासोराला अतिशय वाईट वाटले तो ताबडतो पोशेच्या महालात जाऊन पाहतो तर तेथी अनिरुद्ध अनिरुद्ध कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता त्याच्यासारखा सुंदर स्त्रीभुवनात दुसरा कोणी नव्हता त्याच्या सावळ्या शरीर कांतीवर पितांबर शोभत होता लांब बाहू होते कमलदलाप्रमाणे डोळे कुरळे केस कुंडलांची दिप्ती आणि मंद, मंद हास्ययुक्त नजर यामुळे सुखाचे सौंदर्य काही आगळेच दिसत होते त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेशभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता मोगऱ्याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला उषाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने तिच्या वक्षस्थळाचे था केशर लागले होती। त्याला उषेच्या जवळच बसलेला पाहून बानासूर आश्चर्यचकित झाला बानासूर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीरसैनिकासह म्हालात घुसल्याचे जेव्हा अनिरुद्धाने पाहिले तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परीघ उगारून पवित्र्यात उभा राहिला जणू कालदंड घेतलेला यमच ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जस जसे त्याच्या अंगावर धावून जात तस तसा तो त्याच्या कडपाच्या नायकाने कुत्र्याना मारावी त्याप्रमाणे मारू लागला अनिरुद्धाच्या फटकाने त्या सैनिकांची मस्तके हात मांड्या इत्यादी अवयव तुटू लागले तेव्हा ते महाला बाहेर पडून गेले आपल्या सेनेचा संहार करणाऱ्या त्या शूर बानासुराने संतापून नाग बांधली आपल्या प्रियतमाला बांधलेली ऐकून उषा शोकाने आणि खेदानी अत्यंत विवळ झाली तिच्या नेत्रातून असुधरा वाहू लागल्या आणि ती रडू लागली या ठिकाणी बासष्टावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू